वाल्मिकी रामायण बालकांड, सर्ग अठरावा त्या महात्म्याचा अश्वमय यज्ञ समाप्त झाल्यानंतर देवाने आपापले हवीरभाग घेतले आणि ते जसे आले होते तसे परत गेले घेतलेल्या दीक्षेतून मुक्त होऊन राजाने आपल्या पत्न्या नोकरचाकर सैन्य वाहने यासह अयोध्येत प्रवेश केला मग राजाने जमलेल्या राजांचा जशी ज्याची योग्यता तदनुसार सत्कार केला आणि ते वसिष्ठ मुनींना नमस्कार करून आपापल्या देशाने गेले अयोध्ये ते ऐश्वर संपन्न राजे आपापल्या गृहे जात असताना त्यांची झगमगणारे सैन्य आनंदीत झालेली उघड दिसून येत होती राजे गेल्यानंतर श्रीमान राजा दशरथ द्विजश्रेष्ठांना पुढे करून नगरीत शिला राजाने ऋषशृंगाचा सत्कार केल्यावर तो कांतेसह परत गेला बुद्धिमान राजा त्याला निरोप देण्याकरता सेवकांसह त्याच्या मागोमाग चार पावले गेला अशा प्रकारे त्या सर्वांना निरोप देऊन तृप्त मनाने राजा आता पुत, पुत्रोत्पत्तीची वाट पाहत नगरीत सुखाने राहू लागला तो यज्ञ समाप्त झाल्यानंतर सहा ऋतू उठून गेले आणि बाराव्या महिन्यात चैत्र नवमी या तिथीला अदिती दैवत्य नक्षत्रावर पंचग्रह उच्चीचे असताना व गुरु आणि चंद्र यांचा कर्कराशीवर योग झाला असताना सूर्य डोक्यावर आलावता तेव्हा कौसलेने सर्व लोकांनी वंदन केलेल्या दिव्य लक्षणाने युक्त असलेल्या जगत प्रभू रामाला जन्म दिला विष्णूच्या अर्ध्या अर्ध्या इतका मोठा भाग असणारा व ईश्वाकु उशाला आनंदित करणारा तो पुत्र होता त्याचे नेत्र लाल होते बाहू मोठे होते ओठ लाल आणि आवाज दुंदुवीप्रमाणे गंभीर असा होता देवश्रेष्ठ इंद्रासही जशी अदिती शोभावी तशी कौसल्या या अत्यंत तेजस्वी बाळासह शोभू लागले कैकईच्या पोटी जणू विष्णूच असा भरतनावाचा पुत्र जन्म पावला तो साक्षात विष्णूचा चौथा अंश सर्व गुणाने मंडित असा होता सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे दोन मुलगे झाले ते सर्व अस्त्रात कुशल होते कारण ते दोघे विष्णूच्या अर्ध अंशाने युक्त होते भरत हा पुष्य नक्षत्रावर मीन राशीत असताना शत्रुघ्न हे दोघे कर्कराशी नक्षत्रावर झाले राजाचे हे राजा चार पुत्र मोठ्या मनाचे पण वेगवेगळ्या गुणांचे होते तेजाने पूर्वाभाद्रपदा आणि उत्तराभद्रपदा अशा ताऱ्यांसारखे होते गंधर्व मधुर गायन करू लागले अप्सरांना नर्तन करू लागल्या देवांच्या दुंदुबी वाजू लागल्या आणि आकाशातून पुष्पवृष्टी होऊ लागली उत्सव लोकांनी केला रस्ते लोकांनी गजबजून गेले त्यात नट होते नर्तक होते सर्व प्रकारच्या रत्नांनी मडलेले ते रस्ते गायन वादनाने गेले राजाने सूत मागध बंदी अशा स्तुतीपाठकांना इनामी दिली ब्राह्मणानं हजारोंनी गायी आणि संपत्ती दिली अकरा दिवस सोयरांचे सोयराचे उलटल्यानंतर त्या मुलांची नावे ठेवण्याचा विधी करण्यात आला थोर अशा ज्येष्ठ पुत्राला राम कैकईच्या मुलाला भरत आणि सुमित्रेच्या मुलांना लक्ष्मण व शत्रुघ्न अशी नावे वसिष्ठाने मोठ्या आवडीने ठेवली ब्राह्मणांना आणि नगरातील व खेड्यातील लोकांना भोजन घालण्यात आले ब्राह्मणांना भरभरून विपुल रत्ने देण्यात आली त्यांच्या जन्मक्रिया इत्यादी सर्व संस्कार विधी करण्यात आल्या त्या मुलात ध्वजाप्रमाणे उठून दिसणारा ज्येष्ठ पुत्र राम हा पित्याचा आवडता झाला तसाच तो प्राणीमात्रांना परमात्म्याप्रमाणे अतिशय प्रिय झाला सर्व मुले वेध जाणणारी शूर लोकहित करण्याची आवड असणारी ज्ञानवान गुणांनी युक्त अशी होती त्यातही राम हा नितांत पराक्रमी महा असा होता सर्व लोकांना हवा असा वाटणारा चंद्राप्रमाणे निर्मळ असा होता <coughs> हातीवरने घोड्यावर बसण्यात आणि रथ संच... संचालन करण्यात तो निपुण होता धनुर्विद्येविषयी त्याला अतिशय आवड होती तसाच पित्याच्या सेवेत तो रमून जाई शोभा वाढवणारा लक्ष्मण बाळपणापासूनच ज्येष्ठ भ्राताजो लोकानंदकारी राम त्याच्यावर नित्य प्रेम करणार होता त्याला सर्वाहून नव्हे स्वतःच्या शरीरापेक्षा सुद्धा राम हा अत्यंत प्रिय होता सौंदर्य लक्ष्मण रामाचा जणू दुसरा प्राणच होता पुरुषोत्तम रामाला त्याच्यावरचून झोप येत नसे किंवा मिष्टांनाही त्याच्यापुढे ठेवले तरी लक्ष्मण नसला तर त्याला ते गोड लागत नसे जेव्हा राम घोड्यावर बसून मृगया करण्याला जाई तेव्हा त्याचे रक्षण करीत हा त्याच्या मागोमाग हातीधनुष्य घेऊन जाई लक्ष्मणाचा धाकटा हो शत्रू होऊन याचीसुद्धा भरताच्या बाबतीत तीच त्याला तो नित्य प्राणापेक्षाही चाहत असे अशा चार महाभा प्र प्रिय पुत्रामुळे दशरथ हा देवांमुळे जसा ब्रह्मदेव तसा अत्यंत आनंदित मनाने राहू लागला <coughs> <coughs> ते सगळे जेव्हा ज्ञान संपन्न सद्गुणाने युक्त विनय संपन्न कीर्तिमान सर्वज्ञ आणि शाळणे झाले तेव्हा दिपवून टाकणाऱ्या तेजाने झळणाऱ्या या सर्वांमुळे पित्या दशरथाला लोकपालक ब्रह्मदेवाप्रमाणे आनंद झाला तेही वाघासारखे शूरपुत्र वेदविद्येत आणि पित्याची सेवा करण्यात रत होते तसे धनुर्वेदाची निष्ठापूर्वक उपासना करीत होते असे दिवस चालले असता धर्मात्मा दशरथ राजा त्यांच्या विवाहकार्याविषयी उपाध्याय आणि आप्तसंबंधी यांच्याशी विचार करू लागला असा तो महात्मा मंत्र्यामध्ये बसून विचार करीत असता महा विश्वामित्र महामुने राजाकडे आले राजाच्या भेटीची इच्छा धरून द्वारावरील अधिकाऱ्याला ते म्हणाले मी गाधीचा पुत्र कौशिक आलो आहे असे झटकन जाऊन सांग त्या एकताच द्वारावरचे सेवक त्वरेने राजमंदिराकडे गेले श्री विश्वामित्रांच्या त्या वाक्याने खडबडून ते गोंधळलेल्या मनाने राजभवनात गेले आणि ईश्वाकुवंश राजाला विश्वामित्र ऋषी आले आहेत असे त्यांनी सांगितले त्यांचे ते शब्द ऐकून राजा पुरोहितांना घेऊन स्वस्थ मनाने सामोरा गेला ब्रह्मा आल्याने इंद्राला जसा आनंद व्हावा तसा राजाला आनंद झाला तेजाने झळाळणाऱ्या आणि आपले व्रतनियम पार पाडणाऱ्या त्या तापसाला पाहून राजाची मुद्रा प्रसन्न झाली त्याने त्यांना हातपाय धुण्याला पाणी आणि पूजाद्रव्य दिले त्याने शास्त्रविधीनुसार ते सर्व स्वीकारून राजाला त्याचे क्षेमकुशल विचारले नगराचे कोशाचे आप्तसंबंधी सूर्यजन यांचेही कुशल त्या अन अत्यंत धार्मिक ऋतीच्या कौशिकाने राजाला विचारले तू जिंकलेले सर्व शत्रू तुझे मांडलिक होऊन नम्रपणे वागतात ना दैव आणि मानुष अशी कर्मे तू शास्त्रानुसार आचरित आहेस ना असे त्यांनी विचारले वसिष्ठांना भेटून मुनीश्रेष्ठाने त्यांचे आणि इतर ऋषींना भेटून त्यांचे रीतीप्रमाणे कुशल विचारले मग ते सर्वजण राजाचा सत्कार घेऊन आनंदित अंतकरणाने राजाच्या मंदिरात गेले आणि आपापल्या योग्यत्यानुसार बसले मग महामुनी विश्वामित्रांचा सत्कार करून आनंद पावलेला अत्यंत उदार मनाचा राजा त्यांना म्हणाला जसा अमृताचा लाभ व्हावा आवर्षणात पर्जन्य पडावा संतती नसलेल्या दंपतीला पुत्रजन्म व्हावा सर्वस्व गमावलेलेला घबाड मिळावे किंवा उत्सवाने आनंद लाभावा तसे हे आपले आगमन मला वाटत आहे हे महामुने मी आपले स्वागत करतो मला अतिशय आनंद झाला आहे आपली कोणती इच्छा मी पूर्ण करावी बरे हे ब्रह्मन मी आपल्या सेवेसाठी सिद्ध आहे हे मानवंता आपण फार बरे वाटते आज माझ्या जन्माचे सार्थक झाले माझे जीवित सफल झाले ज्या अर्थी विप्रश्रेष्ठांचे आज मला दर्शन झाले त्या अर्थी कालच्या रात्रीनंतर आज माझा दिवस चांगला उगवला पूर्वी राजाश्री म्हणून संबोधल्यानंतर तप करून तेज वाढवून आपण नंतर ब्रह्मर्षी पद प्राप्त करून घेतले आपण मला अत्यंत पूज्य आहात अद्भुत असेच आपल्याकडून ते, ते घडले मला तर अत्यंत पवित्र वाटते आपल्या दर्शनाने हे प्रभू मला तर पवित्र क्षेत्रात गेल्यासारखे वाटते जी इच्छा धरून आपले आगमन इथे झाले ती आपण मला सांगा आपल्या मनातील हेतुची परिपूर्ती करून धन्य व्हावे अशी माझी इच्छा आहे हे मुने कार्याविषयी संदेह मनात बाळगून आपण माघारे जाऊ नये आपण माझे दैवत आहात हे द्विज माझे सुदैवच आज उदयाला आले आपले कार्य मी संपूर्ण पार पडेन आपल्या आगमनाच्या रूपाने उत्कृष्ट धर्मच संपूर्ण येथे झालेला है। हृदयाला आणि कानानं सुख देणाऱ्या ते आत्मवान राजाचे विनयुक्त वचन ऐकून ज्याचे गुण आणि यश प्रसिद्धी पावलेत त्या गुणविशिष्ट ऋषींना अतिशय हर्ष झाला बालकांडाचा अठरा वसर्ग समाप्त